अध्याय चौर्या शिवा वसुदेवांचा यज्ञोत्सव श्री शुभ म्हणतात सर्वात्मा भक्तभयहारी भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल त्यांच्या पत्न्यांना किती प्रेम आहे हे कुंती गांधारी द्रौपदी सुभद्रा इतर राजपत्न्या आणि भगवंतांच्या प्रियतम गोपी यांनीही ऐकले त्यांचे हे प्रेम पाहून सगळ्याजणी अत्यंत मुग्ध झाल्या आणि सर्वांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले अशाप्रकारे ज्यावेळी स्त्रिया स्त्रियांशी आणि पुरुष पुरुषांशी बोलत होते त्याचवेळी पुष्कळ शिनी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचं दर्शन घेण्यासाठी तिथे आले व्यास नारद चवन देवल असित विश्वामित्र शतानंद भरद्वाज गौतम शिष्यांसह परशुराम वशिष्ठ गालव भृगू पुलच्छ कश्यप अत्री मार्कंडेय बृहस्पती द्वित त्रित एकत सनक सनंदन सनातन सनक कुमार, अंगीरा, अगत्स्य याज्ञवल्क्य वासुदेव इत्यादी इतरही बरेच विश्वबंदे विषय आलेले भाऊन अगोदरपासून तिथे असलेले राजे पांडव श्रीकृष्ण आणि बलराम लगेच उठून उभे राहिले आणि सर्वांनी त्यांना प्रणाम केला यानंतर स्वागत आसन पात्य अर्ध्य पुष्पमाला धूप चंदन इत्यादींनी सर्व राजांनी आणि रामकृष्णानी त्यांची विधीपूर्वक पूजा केली जेव्हा सर्व ऋषी आरामात बसले तेव्हा धर्मरक्षणासाठी अवतीर्ण झाले भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले त्यावेळी ती सभा अतिशय शांतपणे भगवंतांचे भाषण ऐकत होती भगवान श्रीकृष्ण म्हणाले आम्ही धन्य झालो जन्म घेतल्याचे फळ आज आम्हाला पुरेपूर मिळाले कारण ज्या योगेश्वरांचे दर्शन देवतांना सुद्धा दुर्लभ आहे ते आज आम्हाला झाले यांनी तपश्चर्या अगदी थोडी आहे आणि जे देवाला फक्त विशिष्ट मूर्तीमध्येच पाहतात अशांना आपले दर्शन स्पर्श कुशल प्रश्न प्रणाम पाद्यपूजा इत्यादींची संधी कशी मिळू शकेल बरे केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे आणि फक्त दगडमातीच्या प्रतिमा म्हणजेच देवता नव्हे तर पुरुषच खरे तीर्थ वा देवता आहे कारण तें त्यांचे पुष्कळ काळपर्यंत सेवन करावे तेव्हाच फळ मिळते परंतु संत पुरुष दर्शनानेच कृतार्थ करतात अग्नी सूर्य चंद्र तारे पृथ्वी जल आकाश वायू किंवा पाणी आणि मनाची अधिष्ठात्री देवता यांची उपासना केली असता भेदबुद्धिरुप अज्ञानाचा नाश होत नाही परंतु ज्ञानी महापुरुषांची सेवा क्षणभर केली गेली तरी ते सर्व अज्ञान नाहीसे करतात जो मनुष्य वात पित्त आणि कफ या तीन धातूंनी बनलेल्या शवासारख्या शरीरालाच आत्मा स्त्रीपुत्र इत्यादींनाच आपले आणि माती लाकूड इत्यादी पार्थिव वस्तूंनाच देव मानतो तसे जो फक्त पाण्यालाच तीर्थ समजतो ज्ञानीपुरुषांना नव्हे तो मनुष्य असूनही पशूंपेक्षाही अविचारी समजावा श्रीशुक म्हणतात अखंड ज्ञानसंपन्न भगवान श्रीकृष्णांचे हे ग्रूढ ऐकून सर्व ऋषी स्तब्ध झाले कही पुष्क वेपर्यत विचार के लक्ष्य आगवान सर्वेश्वरअसू नहीं जे कर्माधीन जीवन प्रमाणअतोकशिक्षण हो नसत हसत, हसत जगदगुरूना भगवान ज्यादा मेन प्रजापति से अधीश्वर मरीची इत्यादि तसे मोठ मोठे तत्वज्ञानी आते स्वतंत्र ईश्वर असूनही माणसासारखे व्यवहार करून स्वतःला लपवून ठेवित आहात भगवंत आपली लीला आघाद आहे अशी पृथ्वी स्वतःच झाडे दगड घट इत्यादी रुपांमुळे अनेक नामे धारण करते त्याचप्रमाणे आपण एक आणि कृतीरहित असूनही अनेक रुपे धारण करून या जगाची रचना रक्षण आणि संहार करतात परंतु हे सर्व करीत असतानाही या कर्माने आपण लिप्त होत नाही सर्व व्यापी परिपूर्ण अशा आपले हे चरित्र म्हणजे केवळ लीलाच नव्हे काय आपण जरी प्रकृतीच्या पलीकडील स्वतः परब्रम्ह आहात तरी सुद्धा वेळोवेळी भक्तजनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी विशुद्ध सत्वमय स्वरूप प्रगट करता आणि आपल्या लिलांच्याद्वारे सनातन वैदिक मार्गाचे रक्षण करता कारण सर्व वर्ण आणि आश्रम हे आपलेच रूप आहे वेद आपले विशुद्ध हृदय आहे तपश्चर्या स्वाध्याय धारणा ध्यान आणि समाधीच्या योगाने त्यातच आपल्या साकार निराकार आणि त्यांच्या अधिष्ठान स्वरूप परब्रम्हचा साक्षात्कार होतो हे परमात्मन वेदांना आधारभूत ब्राह्मणच वेदप्रमाणे अशा आपल्या रुपाच्या जाणीवेचे स्थान आहे म्हणूनच आपण त्यांचा सन्मान करता त्यामुळेच आपण ब्राह्मण भक्त असणाऱ्यांमध्ये अग्रगण्य आहात आपण कल्याण करून घेण्याच्या सर्व प्रकारच्या साधनांची अंतिम सीमा आहात आणि संतांचे एकमेव प्राप्तव्य आहात आपले दर्शन होऊन आज आमचा जन्म विद्या तळपणे ज्ञान सफल झाले प्रभू आपले ज्ञान अनंत आहे आपण स्वतः परमात्मा भगवान आहात आपण आपल्या योगमायेने आपला महिमा झाकून ठेवलेला आहे आम्ही आपणास नमस्कार करतो इथे असलेले हे राजे तसेच आपल्याबरोबर आहार विहार करणारे यादोसुद्धा आपले खरे स्वरूप जाणत नाहीत पण जे सर्वांचा आत्मा जगताचे अधिकारण आणि नियंत्रक आहे अशा आपल्या स्वरूपाला आपण मायेने झाकून ठेवलेले आहे जेव्हा माणूस स्वप्न पाहू लागतो त्यावेळी स्वप्नातील पदार्थांनाच खरे मानतो आणि मनाने जाणवणाऱ्या नाममात्र शरीरालाच खरे शरीर मानतो त्यावेळी त्याला आपले जागृत शरीर जाणवत नाही त्याचप्रमाणे स्वप्नतुल्य विषयांकडे इंद्रियांच्या प्रवृत्ती रूप मायेने चित्त मोहित होऊन जीवांची विवेकशक्ती झाकली जाते त्यामुळेच ते सत्यस्वरूप अशा आपल्याला ओळखत नाही सर्व पापराशी नष्ट करणाऱ्या गंगाजलाच्दा आश्रयस्थान असलखा ज्या आपल्या चरणकमलांना योगी अत्यंत परिपक्व अशा योग साधनेन स्वतच्या हृदयात धारण करतात त्यांच दर्शन आज आम्हाला झाले ही मोठी भाग्याची गोष्ट आह प्रभो आम्ही हो। आपले भक्त आहोत आपण आमच्यावर कृपा करावी कारण ज्यांचा लिंग शरीर रूप जीवकोश आपल्या उत्कृष्ट भक्तीमुळे नष्ट होतो त्यांनाच आपल्या परमपदाची प्राप्ती होते श्री शुक हे राजर्षे अशा प्रकारे भगवंतांची स्तुती करून त्यांचा ऋतराष्ट्राचा तसेच धर्मराजाचा निरोप घेऊन त्यांनी आपापल्या आश्रमात विचार केला त्यांचा जाण्याचा विचार पाहून कीर्तिमान वसुले त्यांच्याजवळ त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे पाय धरून अतिशय नम्रपणे त्यांना म्हणाले ऋषींनो सर्व देवस्वरूप आपणास मी नमस्कार करीत आहे आपण माझी प्रार्थना ऐकावी ही अशी की कर्मांच्या अनुष्ठानाने कर्मवासनांचा नाश कसा होतो ते आपण मला सांगावे नारायण म्हणाले ऋषींन वसुदेव श्रीकृष्णाला मूल समजून विशेष जाणून घेण्याच्या शुद्ध भावनेनेच आपल्या कल्याणाचे साधन आम्हाला विचारित आहे की ही काही आश्चर्याची गोष्ट नाही मोहिमेजवळ राहणे माणसाबद्दलच्या अनादाराला कारण ठरते गंगेजवळ राहणारा माणूस पवित्र होण्यासाठी दुसऱ्या तीर्थांवर जातो श्रीकृष्णांचे ज्ञान कालगतीनुसार होणारी जगताची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यामुळे नाहीसे होत नाही तसेच ते आपोआप कोणत्याही दुसऱ्या कारणाने गुणांनी किंवा अन्य कशानेही नष्ट होत नाही त्यांचे ज्ञान अविद्या राग द्वेष पुण्य पापरूप सुख कर्म सुख दुःखादी कर्मफले किंवा सत्वादी गुणांच्या प्रवाहांनी खंडित झाल नाही स्वत अद्वितीय परमात्मा आहे जेव्हा ते स्वतःला आपल्याच प्राण इत्यादी शब्दांनी झाकून घेतात तेव्हा सामान्य लोकांना ते मनुष्य वाटतात ढग धुके किंवा ग्रहण यामुळे सूर्यच झाकला गेला आहे असे वाटते त्याप्रमाणे यानंतर श्रीकृष्ण बलराम आणि अन्य राजांच्या समक्षच वसुदेवांना संबोधून ऋषी म्हणाले कर्मवासना आणि कर्मफलांचा कर्मांच्या द्वारे सर्व सर्वथै नाश करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय आहे की सर्व सर्वयज्ञांचे अधिपती भगवान विष्णूंची श्रद्धापूर्वक आराधना करणे कालाचे ज्ञान असणाऱ्या ऋषींनी शास्त्रदृष्टीने हाच उपाय चित्ताच्या शांतीसाठी सुलभ मोक्षसाधन आणि अंतकरणात आनंद निर्माण करणारा धर्म म्हणून सांगितलं आहे आपण न्यायाने मिळवलेल्या धनाने श्रद्धापूर्वक भगवंतांची आराधना करणे हाच गृहस्थाश्रमी द्विजातींसाठी परमकल्याणाचा मार्ग आहे विवेकी पुरुषाने यज्ञ दान इत्यादी करून धनाची इच्छा गृहस्थोचित भोगांनी स्त्री पुत्रांची इच्छा आणि कानानुसार स्वर्ग इत्यादी लोकसुद्धा नष्ट होतात हे जाणून त्याही इच्छेचा त्याग करावा अशा रीतीने घरात राहूनही या तिन्ही इच्छांचा त्याग करून वनामध्ये जावे हे वसुदेवा ब्राह्मण क्षत्रिय किंवा वैश्य हे तिन्ही द्विज देवता ऋषी आणि पितरांचे ऋण माथ्यावर घेऊनच जन्माला आलेले असतात यज्ञ अध्ययन आणि संतान याद्वारेच या ऋणातून या मुक्तता होते यातून मुक्त झाल्याशिवाय जो संसाराचा त्याग करतो त्याचे पतन होते हे बुद्धिमान वसुदेवा ऋषी आणि पितरांच्या ऋणातून आपण मुक्त झाला आहात आता यज्ञ करून देवऋणातून मुक्त व्हा आणि गृहत्याग करा वसुदेवा आपण परमभक्तीने निश्चितच जगधीश्वर भगवंतांची आराधना केलि असल्याने ते आपले पुत्र झाले आहेत श्री म्हणतात ऋषींच हे म्हणणे ऐकून उदार वसुदेवांनी त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून त्यांना नमस्कार केला त्यांना प्रसन्न केले आणि यज्ञासाठी ऋतविज म्हणून त्यांचीच योजना केली राजन वसुदेवानी जेव्हा अशा प्रकारे धर्मविधीपूर्वक ऋषींना ऋत्विज म्हणून नेमले तेव्हा त्या ऋषींनी त्या कुरुक्षेत्रामध्ये धर्मशील वसुदेवांकडून उत्तमोत्तम सामग्रीने युक्त असे यज्ञ करवले परीक्षिता वसुदेवानी जेव्हा यज्ञाची दीक्षा घेतली तेव्हा यडूवंशांनी स्नान करून सुंदर वस्त्रे परिधान केली आणि कमल पुष्पांच्या माळा गळ्यात घातल्या अन्य राजांनीही सुंदर वस्त्रानंकार धारण केले वसुदेवांच्या पत्नीने सुंदर वस्त्रे सुगंधित उठणी आणि सोन्याचे हार घातले आणि त्या मोठ्या आनंदाने आपल्या हातात कलश इत्यादी मंगल सामग्री घेऊन यज्ञशाळेत आली मृदुंग पखवा शंख ढोल नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली नट ना आणि नर्तकी नाचू लागल्या सूत आणि मागस करू लागली चंधुर्वांच्या बरोबर त्यांच्या कोण आवाज असणाऱ्या गायिका पत्न्या गाणी गवू लागल्या वसुदेवानी शास्त्राप्रमाणे डोळ्यात अंजन घातले आणि शरीराला लोणी लावले त्यानंतर त्यांच्या देवकी इत्यादी अठरा पत्न्यांसह ऋत्विज यांनी त्यांना प्राचीन काळी नक्षत्रांसह चंद्राला अभिषेक झाला होता त्याप्रमाणे अभिषेक केला यज्ञाची दीक्षा घेतल्यामुळे लोकचरण धारण केलेले वसुदेव सुंदर पैठण्या कंकण हार, नूपुरे आणि कुंडले इत्यादी वस्त्रानंकारी नटलिखा पत्न्यांसह अतिशय शोभून दिसत होते। महाराज इंद्रांच्या यज्ञाप्रमाण वसुदैवांच्या यज्ञातील ऋतुविज आणि सभासद रत्नजडीत अलंकार आणि रस्तमी वस्त्र परिधान करून सुशोभित झाल सर्व जीवांच ईश्वर असलिशकृष्ण आणि बलराम आपल्याच विभूती स्वरूप बांधव आणि स्त्रीपुरुषांसह शोभू लागल वसुदेवानी प्रत्येक यज्ञामध्ये ज्योतिष्ठोम दर्श पूर्णमास इत्यादी प्राकृत यज्ञ सौरसत्र इत्यादी वैकृत यज्ञ आणि अग्निहोत्र इत्यादी अन्य यज्ञांच्याद्वारा द्रव्य ज्ञान आणि क्रिया यांचा अधिपती असणाऱ्या ईश्वराची आराधना कलिवढी झाल्यावर त्यांनी योग्य वेळी वस्त्रानंकार घातलजांना शास्त्रानुसार दक्षिणा आणि पुष्कळ धनासह अनंकृत गायी भूमी आणि कन्या अर्पण केल्या नंतर महर्षींनी पत्नीस्याज आणि अवभ्र स्नान ही कर्मे करवून वसुदेवांसह परशुराम तीर्थ स्नान केले स्नान केल्यानंतर वसुदेव आणि त्यांच्या पत्न्यांनी आपली सगळी वस्त्रे आणि अलंकार बंदी लोकांना दिले आणि स्वत नवी वस्त्रे आणि अलंकार परिधान करून ब्राह्मणांपासून पुत्र्यांपर्यंत सर्वांना भोजन दिले त्यानंतर आपले बांधव त्यांच्या पत्न्या पुत्र तसेच विदर्भ कोसल कुरु काशी केकय सुंजय इत्यादी देशांचे राजे सभासद ऋतुविज देवता मानसे, भूत भूतमात्र पितर आणि चारणांना पुष्कळ भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला नंतर श्रीकृष्णांचा निरोप घेऊन यज्ञाची प्रशंसा करीत ते आपापल्या ठिकाणी गेले त्यावेळी धृतराष्ट्र विदूर पांडव भीष्म द्रोणाचार्य कृंथी नारद भगवान व्यास तसेच अन्य सोयरे संबंधित आणि बांधव आपल्या आत्ताच्या यादवांना सोडून जावे लागत असल्याकारणाने अत्यंत दुःखित झाले अतिशय स्नेहाने त्यांनी त्यांना आलिंगन दिले, आणि दुःखवंतकरणाने कसल्या देशाकडे गेले इतर लोकही त्यांच्याचबरोबर तिथूनच रवाना झाले श्रीकृष्ण बलराम तसंच उग्रसेन इत्यादींनी नंदबाबांसह सर्व गोपांचा उत्तम वस्तू देऊन सन्मान केला तेव्हा आपापसातील प्रेमामुळे ते काही काळ तिथेच राहील वसुदेवांनी आपल्या मोठ्या मनोरथाचा महासागर आपतान समवेत पार केला होता एकदा नंदांचा हात आपल्या हातात घेऊन ते प्रेमान म्हणाले हे बंधू माणसाला भगवंतांनी अशा प्रेमपाशात जखडून टाकले आहे की मोठमोठे शूर आणि योगी सुद्धा ते तोडण्यास असमर्थ आहेत आम्ही कृतज्ञ असूनही आपल्यासारख्या सज्जनाने आमच्याशी जी मैत्री केली तिला तोड नाही याच्या मोबदल्यात आपणास काहीही मिळणार नसले तरीसुद्धा आपण ती कधीच तोडणार नाही हे बंधू पूर्वी आम्ही कैदेत असल्याकारणाने आपली काही मदत करू शकलो नाही आणि आता संपत्तीच्या गर्वाने आंधळीत झाल्यामुळे आपण आमच्यासमोर असूनही आम्ही आपल्याकडे लक्ष देत नाही दुसऱ्यांना मान देणाऱ्या हे बंधू ज्याला आपले कल्याण करून घ्यावयाचे आहे त्याला राजलक्ष्मी कधीच मिळता कामा नये कारण तिने आंधळा झालेला मनुष्य आपल्याशी संपर्क ठेवित नाही श्री शुक म्हणता असे म्हणता म्हणता वसुदेव प्रेमाने सरगदित झाले आणि नंदांची मैत्री आठवून त्यांच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले आणि ते रडू लागले आपल्या मित्राला प्रसन्न करण्यासाठी तसेच रामकृष्णांवरील प्रेमामुळे आज उद्या करता करता नंद तीन महिने तिथेच राहील यादवांनीही त्यांना मानाने वागवले यानंतर बहुमोल अलंकार रेशमी वस्त्रे अनेक प्रकारची उत्तम, उत्तम सामग्री आणि उपभोगाच्या वस्तू नंद त्यांचे ब्रजातील सहकारी आणि बांधव यांना देऊन त्यांना तृप्त केले वसुदेव उग्रसेन श्रीकृष्ण बलराम उद्धव इत्यादी यादवांनी त्यांना दिलेल्या भेटी घेऊन त्यांनी निरोप दिल्यानंतर नंद आपल्या व्रजाकड गेली नंद गोप आणि गोपली यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी इतके आसक्त झाले होते की प्रयत्न करूनही तिथून काढून घेण्यास असमर्थ असल सर्व अप्तष्ट निघून गेल्यावर श्रीकृष्णांनाच दैवत मानणारे यादव पावसाळाजवळ आलिला पाहून द्वारकेला गेले तिथे गेल्यावर त्यांनी वसुदेवांचा यज्ञमहोत्सव आत्तष्टांची भेट इत्यादी तीर्थयात्रेतील प्रसंग देखील लोकांना सांगितले अध्याय चौऱ्याशिवाय समाप्त